भुवन म्हणजे नेमनीराळे लोक भुवन म्हणजे लोक तर पृथ्वीच्या वर सप्त लोक आहेत आणि पृथ्वीच्या आतमध्ये पृथ्वी खो पृथ्वीच्या पोटामध्ये सात लोक आहेत वरती आहेत त्यांना ऊर्व लोक म्हटले जाते हे सात आहेत नेहमी तर ते कोणते आहे पहिला आहे भूलोक म्हणजे पृथ्वी भूव लोक म्हणजे स्वर्ग तो पृथ्वीच्या वर आहे स्वरलोक हा देवालय दे वगैरे आणि स्वर्ग असं समजला जातो महान लोक हे कल्प म्हणजे चार युगे युगेपर्यंत जिवंत राहणारे महात्मा जिथे राहतात त्याला महालोक म्हणतात जनलोक त्याच्यावरती पाचवा जनलोक शुद्ध अंतकरणवाले महात्मा निवास या आ, आ, आ, निवास इथे असतो कपोलोक शरीरहित वैराज आदी देवता येथे राहत असतात सातवा सत्यलोक ब्रह्मलोक सातवा सत्यलोक सिद्ध आणि मुनिजन यांचा राहत असतो या लोकांना पुनर्जन्म नसतो त्याच्यानंतर अर... त्याच्यानंतर पृथ्वीच्या आतमध्ये राहणारे तिथे दानाव दैत्य आणि नाग रा नाग लोक राहतात अशी कल्पना पहिले अतल त्या समजुतीप्रमाणे पृथ्वीचे सात खंड होते पहिला आहे अतल इथे मायाचा पुत्र बल याचे वास्तव्य आहे त्यांनी शहाण्णव प्रकारच्या माया निर्माण केल्या आहेत दुसरा आहे वित्तल इथे भगवान शंकर हाटकेश्वर नाव धारण करून आपल्या गणांसह आणि भवानी सह राहतात प्रजापतीने निर्माण केलेल्या सृष्टीची वृद्धी करीत ते तिथेच असतात तिसरा सुथल इथे भली राजा, नित्य वास्तव्य करीत असतो भगवान ग्रिविक्रमाने त्याला सर्व प्रकारच्या संपत्ती दिल्या आहेत येथे बली भगवंताची आराधना करतो प्रत्यक्ष भगवान हरी त्याचा द्वारक्षक आहे कलाकल तल येथे महाबलाढे असुरश्रेष्ठ समय वास्तव्य करीत असतो त्याच्यावर कल्याणकारी शंकराचा वरदहस्त आहे तो मायावी राक्षसांना नित्य पूजनीय आहे पाचवा महातल येथे सर्व सर्पांचा परिव परिवार राहत असतो सर्व सम्... सर्प सामर्थ्यवान आणि क्रूर आहे सहावा रस्तल येथे बलश्रेष्ठ आणि साहसी असुर राहतात सातवा पाताल इथे नाग लोकांचे स्वामी व श्रेष्ठ नाग राहतात हे अत्यंत रागीट रागीट आणि क्रूर असतात तर या चौदा वंचात आणि पोटातल्या सात या सातही लोकांवर भुवनेश्वरी ते राज्य असते